माझे योगाचे प्रयोग लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे पूर्वी डायबेटीस म्हणजे मधुमेह हे जसं श्रीमंती आणि फॅशनेबल दुखणं समजलं जाई तसं हल्ली पाठदुखीचं झालंय आय टीवाल्यांना म्हणजे संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना होणारा हा नवा आजार असं काही झालं की लोक शारीरिक उपचारक म्हणजे फिजिकल थेरपिस्टकडे धाव घेतात तशी मी सुद्धा एकदा घेतली बऱ्याच वेळेला माझी पाठ आणि पैशाचं पाकिट चांगलं तिमल्यावर माझी उपचारिका म्हणा म्हणाली नाव रिलॅक्स आता ते कसं व्हायचं ते मला कळे इतकी पाठ रगडल्यावर माणसं स्पगेतीसारखी लोळागोळा होतात तू आपली ता ठरलेलीच ती मला सांगत होती अखेर तिनं माझ्या पाठीपुढे हात टेकले आणि शेवटचा उपाय म्हणून मला एका वजनाच्या मोठेखाली चेपून ठेवलं आणि हे करत असतानाच तिच्या योगा टीचरला आवाज लावला आणि म्हणाली मी माझे एक पेशंट पाठवते तुझ्याकडे तोपर्यंत मला योगा आणि पाठ यांचा संबंध असा असतो माहिती माहितीसुद्धा नव्हतं योगशास्त्र हे गीतेच सांगितलेलं असतं आणि गीताही पाठ करायची असते एवढंच मला माहिती होतं आता हा योगा टीचर म्हणजे कोणता अवतार असं मनाशी म्हणत मी या योगा टीचरकडे गेले तेव्हा समोर आले आमचे बकुल भाई मी मनात हुश्य केलं ते म्हणाले अगं योगासन करत जा तुझी पाठ छान बरी होईल योगासन ही शाळेतल्या मुलांनी करायची असन असतात अशी माझी समजूत होती आता ती करणं यालाच योगा करणं हे अमेरिकेत म्हणतात हे मला काय माहिती मी आसनं करायला सुरुवात केली आणि मग मला लालालँडमधल्या या योगा विश्वरूप दर्शन झालं कॅलिफोर्नियात कोपऱ्या कोपऱ्यावर योगा स्टुडिओज आहेत तिथं योगी आणि योगिनी होण्याचे क्लासेस असतात आता आसनं करून योगिनी होता येतं हे जर माहीत असतं तर लहानपणी गीतापाठ करण्याचे श्रम मी कशाला घेतले असते इथं योगा टाइम्स, योगा जर्नल अशी योगाला वाहिलेली असंख्य गुळगुळीत नियतकालिकं का, आणि त्यातले गूढ शब्द असंख्य स्वामी आत्मन आणि ओम पाहून मला मात्र अनेक साक्षात्कार झाले लॉस एंजलिस टाईम्समध्ये हॉलिवूडचे तारे योगा करण्यावर लेख लिहित असतात रोज कुठे ना कुठेतरी योगा रिट्रीट चाललेली असते आठवड्याला काही हजार डॉलर्स देऊन लोक त्या रिट्रीटला जातात इथल्या नट्या आपलं तारुण्य आणि सौंदर्य म्हणे रोज तीस मिनिटं योगा करून टिकवतात आता मी असं ऐकलं होतं की रंभा आणि उर्वशी योगींचे तपोभंग करत पण त्या योगा करत असं कुठे वाचलं नव्हतं बुवा दोन हजार सहाच्या ए ए आर पी म्हणजे अमेरिकन असोसिएशन फॉ ऑफ रिटायर्ड पीपल या अधिवेशनात रॅकेल वेल्स नावाच्या एका टंच नटीचं पाच हजार लोकांसमोर पंचेचाळीस मिनिटाचं भाषण होतं त्यात ती तब्बल दहा मिनिटं तिची साधना आणि त्याचा तिचं सौंदर्य टिकवण्याशी संबंध यावर बोलत होती आता बोला बरं योगाचे प्रकार तरी किती अय्यंगार योगा सुदर्शन योगा क्रिया योगा, विक्रम योगा हटयोगा योगा, कुंडलिनी योगा कारमायोगा सटईयोगा सतरंजी योगा, योगा, योगा, योगा इत्यादी मी एकदा लॉस एंजलीस टाईम्समधले वाचलं की एक योगिनी असा संथ योगा शिकवून म्हणे कंटाळली आणि त्यात ज्या नाण्यासाठी तिनं सरळ पंजाबी भांगड्याचे तुकडे घालून टाकले आणि ती चक्क हिंदी सिनेमातली ठेकेबाज गाणी योगा म्युझिक म्हणून वापरते तिच्या स्टुडिओत अर्थातच पांढऱ्या अमेरिकन लोकांची तुफान गर्दी असते हो डोंबाऱ्याला जसं डोलकं वाजवल्याशिवाय जमत नाही तसं योगाच्या वर्गात योगा, योगा म्युझिकशिवाय जमत नाही योगा म्युझिक योगा मॅट आता ह्या डिझायनर्स योगा मॅचची किंमत दीडशे ते बाराशे डॉलर्स असते असं स्ट्रीट जर्नल वा मी वाचलं होतं योगी टी योगी आउटफिट योगा पिलो योगा कॅन्डल अशा असंख्य गोष्टींनी हे योगा जग गजबजलेलं आहे लॉस एंजलीसमध्ये दरवर्षी योगाला वाहिलेली दोन दिवसांची परिषद असते आणि तिथं योगाच्या नावाखाली अनेक वस्तू आणि सर्व्हिसेस बऱ्याचशा निरुपयोगी विकल्या जातात त्याला आम्ही क्यूट लिटिल युजलेस थिंग्स असं म्हणतो आता या अधिवेशनात विक्रम चौधरी चो दीपक चोप्रा अशा लोकांचा पुढाकार असतो मने। या लोकांची योगा केंद्र जवळपास आहेत आणि बड्या बड्या मासिकातून तिथल्या महागड्या रोग योगा रिट्रीटबद्दलची वर्णनं येत असतात आठवड्याला काही हजार डॉलर्स खर्च करून म्हणे लोक तिथं जात असतात पाम हे एक गाव आहे हे एक टुरिस्टी ठिकाण थीकान। त्या ठिकाणी आम्ही एकदा गेलो होतो तेव्हा मी एक जाहिरात वाचली त्याचं शीर्षक होतं वी क्लीन युअर कारमा, आता ती वाचल्यावर सुद्धा एक योगा ड्राई ड्रायक्लिनिंग स्टुडिओ काढावा असा विचार माझ्या मनात आला आता असल्या स्टुडिओत एक मखमली भाषा वापरतात आणि त्यांचं ठराविक वातावरण असतं दोन चार मला परवडणाऱ्या योगा स्टुडिओत गेल्यावर मला या योगा तंत्राचं ज्ञान झालं आणि योगा टीचर होण्याचा मंत्रा सापडला तेवढ्यात आमच्या गावच्या वाय एम सी ए म्हणजे यंग मेन ख्रिश्चन असोसिएशनचं जिम योगा टीचर पाहिजे अशी जाहिरात आली आणि हा योगायोग केवळ आपल्यासाठीच आहे हे अंतर्ज्ञान होऊन मी विना वेतन स्वयंसेवक म्हणून तिथं योगा टीचर झाले भारतीय असण्याचे दोन फायदे सध्या एक म्हणजे आय टी म्हणजे संगणकातील तज्ज्ञ असं भस्म लावून कुठल्याही फलाटावर म्हणजे आय टी प्लॅटफॉर्मवर समाधी लावता येते आणि दुसरा म्हणजे योगातील ज्ञानी म्हणून भस्म लावून गुरु होता येतं अर्थातच मला जन्मतच योगा करता येतो अशा समजुतीनं वाय एम काहीही परीक्षा न घेता माझं योगा टीचर म्हणून स्वागत केलं आता खरा सामना सुरू झाला तो माझा माझ्याशी मला बकुलबाई शहांसारखी योगासन शिकवून अष्टांग योगावर प्रवचन द्यायची का योगा टीचर म्हणून सफाईदार मखमली भाषा वापरून माझा गोतावळा म्हणजे क्लायंटेल निर्माण करायचंय पहिल्याच दिवशी माझा क्लास हाऊसफुल होता त्यातले निम्मे लोक मी विक्रम योगा करते का अय्यंगार याच्या उत्तरावर पुढच्या तासाला यायचं का नाही हे ठरवणार होते ते असणार तरवेज होते तरुण होते आणि योगा वर्कआउटला आलेले होते उरलेले निम्मे लोक सत्तरीचे दुसरं काहीही जमत नाही म्हणून योगा करायला आलेले आता या आवळ्या भोपळ्यांची मोठ बांधून आसणं शिकवणं हीच माझ्यासाठी योगसाधना होती आणि ती करता करता माझी मी तूपणाची बोळवण होऊन वर्गात योगा टीचर अँड आय अशी मी एकटीच उरण्याची वेळ आली अखेर चार पाच तास झटापट केल्यावर मला माझा योगाचा सूर सापडला आणि मग पुढची साधना सरल होती योगा टीचरची भाषा वापरत मानस जोडायची पण पतंजलीचं सूत्र सोडायचं नाही असं मी ठरवलं माझा क्लास मेडिटेटिव योगा असतो असं माझ्या शिष्यवर्गानं ठरवलं सला विक्रम आणि अय्यंगार यांची मारामारी टळली म्हणून माझं हुश्य माझ्या वर्गात काहीच सक्तीचं करत नाही मी पोचायचं ठिकाण असायलाच हवं असं नाही जस्ट एन्जॉय द प्रॉसेस हे मी जाहीर करून टाकलं आणि ते लोकांना खूप आवडलं युज्यते इथे योगा हा अशा शब्दार्थापासून मी सुरुवात केली शरीर आणि मनाचे बंध जुळणं आणि त्यासाठी प्रथम शरीराची ओळख करून घेणं आणि त्यासाठी योगासनं करणं योगा करणं म्हणजे वर्गात योगासनांचा सराव करणं आणि तो करता करता स्वतःच्या शरीरापासून समाधीकडे प्रवास करणं हे सगळं सांगणं मला आवश्यक वाटलं मग भले योगा वर्कआउट करणारे योगी आणि योगिनी पळून का जाईनात पण खरं सांगणं मला भाग होतं योगाची परंपरा भारतीय आहे पण त्याचा धार्मिकतेशी संबंध जोडलाच पाहिजे असं नाही ती अत्यंत व्यक्तिगत आणि आध्यात्मिक साधना आहे आणि म्हणून कुठल्याही धर्माच्या आणि वयाच्या माणसाला योगा करता येतो हे मी समजावलं तरीसुद्धा मला काही लोकांनी सांगितलं की आमच्या ख्रिश्चन धर्मोपदेशकानं योगाला जाऊ नका असं सांगितलेलं आहे अर्थातच त्या शिवाय माझे तास अतिशय आनंदात चालू आहेत गम्मत म्हणजे YMCA एम सी एमध्ये येणारे भारतीय मा योगाच्या माझ्या वर्गाकडे मात्र फिरकतसुद्धा नाहीत असा अनुभव अर्थातच त्यांच्याशिवायसुद्धा माझे तास अत्यंत आनंदानं चालले जोजो जो जयाचा घेतला गुण असं म्हणत मी रामदेव बाबांपासून ते मेरी जेन जेनपर्यंत अनेक प्रकारच्या वर्गातून आणि पद्धती म्हणजे स्टाईल्समधून माझं स्वतःचं शिकवण्याचं तंत्र विकसित केलं पण योगाचा मंत्र आत्मसात करण्यासाठी मी खरोखरच काही योगासनांच्या क्लासमध्ये धडे घेतले योगायोगानं आमच्या गावात रामदेव बाबा आले होते तेव्हा त्यांचा एक आठवड्याच्या योगशिबिरात मी धडे घेतले पहाटे पाच वाजता तीन हजार लोकांसमोर दोन तास योगासन करण्याचा तो आनंद वेगळाच होता आणि हा मोठा आनंद म्हणजे या तीन हजार लोकातले बहुसंख्य भारतीय होते बेंगलोरच्या विवेकानंद योग शिक्षण केंद्रातील काही उत्तम योग शिक्षकांचे धडे गिरवण्याचा आनंदसुद्धा मला मिळाला आणि या सगळ्या रसायनातून माझ्यात योगा पॉवर म्हणजे योग शक्ती आली की काय कोण जणे पण माझ्या तासाना मजा यायला लागली शरीर आणि मन म्हणजे बॉडी माइंड हे आणि असे योगाच्या तासाचे परवलीचे मखमली शब्द मी वापरते पण तासाच्या शेवटी योगा स्लीप म्हणजे योगनिद्रा झाल्यावर सर्वेत्र सुखीनं संतू मंत्र आणि पाठोपाठ त्याचा इंग्रजी अर्थ सांगून युनिव्हर्सल प्रेयर ऑफ पीसनं माझ्या तासाची सांगता करायची ही भारतीय प्रथा मात्र मी सोडलेली नाही योगनिद्रा ही फार लोकप्रिय आहे यू कॅन इवन स्लीप बट डोंट स्नोर अँड डिस्टर्ब मी असं शेजारच्या योग्याला म्हणत म्हणत लोक उषा घेऊन आणि पांघरुणात घोडफटून मस्त सुद्धा काढतात पूर्वीचे योगी म्हणे एका पायावर उभे राहून तपश्चर्या करत अमेरिकेतले योगी मजेत असतात ते आडवं होऊन तपश्चर्या करतात वाय एम सी एमध्ये आजूबाजूला नुसतेच योगाचे वर्ग नव्हते तर पिलाटस पियो म्हणजे पिलाटस आणि योगा धान योगा म्हणजे ही कोरियन लोकांची मखलाशी यन योगा लाफिंग योगा असे अनेक प्रकार फोफावलेले होते आणि त्यातच आमचा हाही योगा क्लास सुरू झाला होता बाकीच्या कुठल्याही शिक्षकाला योगा म्हणजे नेमकं काय का हे माहितीच नव्हतं त्या सगळ्यांशी माझी कनेक्शन्स झाली म्हणजे मैत्री झाली अंजाने लोक जानी दोस्त झाले अमेरिकन चिनी, कोरियन रशियन इंडोनेशियन जपानी असे अनेक लोक माझ्या तासाला येतात जॅनेटनं तिचा पहिला योगाचा धडा एकोणीसशे चाळीस की पंचेचाळीस साली इंद्राणी देवीकडून घेतला होता इंद्राणी देवी ही अमेरिकेतली आद्य योग शिक्षिका असावी ती अमेरिकन होती आणि भारतात जाऊन तिनं योग शिक्षण पूर्ण केलेलं होतं तिच्यावरचा मृत्यूलेख मी लॉस एंजलीस टाईम्समध्ये वाचल्याचं मला आठवत होतं त्यामुळे जॅनेटची आणि माझी गट्टी जमायला वेळ नाही लागला सकाळच्या क्लासला जॅनेटच्याच वयाचा नीक यायला लागला तरुणपणी हवाई दलात वैमानिक म्हणून काम केलेला हा माणूस आता या वयात जमिनीवर बसता येत नसल्यामुळे खुर्चीवर बसून आसनं करायला लागला आमच्या वर्गात रुळल्यावर एक दिवस त्याच्या नातीने दिलेला टी शर्ट घालून आला त्यावर लिहिलं होतं रियल मेन डू योगा, काही म्हणा पण एकदा घेतलं तर अमेरिकन लोक पूर्णपणे मागे लागून एखादी गोष्ट आत्मसात करतात निक वर्षी काठी टेकत येते अगदी सूर्य नमस्कार घालण्याची सुद्धा तिची जिद्द असते माझा योगासन वर्गांचा व्याप हळूहळू वाढू लागला आणि आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिक केंद्रात माझे वर्ग सुरू झाले त्यासाठी जवळच्या कम्युनिटी कॉलेजमध्ये माझी योगा इंस्ट्रक्टर म्हणून रीत सर नेमणूक झाली अमेरिकन आर्थ्रायटिस फाउंडेशन आणि आमचे काउंटी सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून योगा आणि ताईची म्हणजे एक प्रकारचा चिनी योगा शिकवण्यासाठी काउंटी कॉलेजनं हा प्रकल्प सुरू केलेला आहे योगा आणि ताईचीमुळे तोल सांभाळण्याचं शिक्षण मिळतं परिणामी लोकांचं पडून हाडं मोडण्याचं प्रमाण कमी झालंय आणि अर्थातच रु सरकारचा रुग्णालयाचा खर्च कमी झाला आहे असं दिसून आल्यामुळे अमेरिकन आर्थ्रायटीस फाउंडेशननी असे वर्ग ठिकठिकाणी सुरू केलेले आहेत आणि याबद्दलचं आणखी संशोधनसुद्धा चालू आहे आता तर मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी शाळेतसुद्धा योगशिक्षण दिलं जातं माझ्या वर्गातल्या बऱ्याच लोकांना पाठीची गुडघ्याची अशी दुखणी आहे एक पोलिओची रुग्ण त्यांना करून छान वाटत रोज मनोरुग्णांशी झटापट करून थकलेली एक मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा माझ्या योगाच्या वर्गाला येते आणि घरी जाताना ताजी तवानी होऊन परत जाते संधीवताची एक रुग्ण आपली वाकडी झालेली बोट दाखवत मला एकदा म्हणाली हाताची यो, योगासनं नाही आहेत का मग मी त्यांना भरतनाट्यमच्या हस्तमुद्रा शिकवल्या आपल्या एका तासाच्या शिकवण्यामुळे लोकांचं दुखणं थोडा वेळ होईना विसरतं याचा आनंद केवढा मोठा असतो हे मला समजलं खरं सांगायचं तर आसनं शिकवताना मलाच योगसाधनेचा पहिला धडा मिळत असतो आसनांच्या पलीकडे जाऊन अष्टांग योगाची निदान प्राथमिक माहिती तरी सांगावी म्हणून मी आमच्या घरी माझ्या वर्गातल्या लोकांसाठी खास तीन तासाचं योगा शिबीर योगा इन असा प्रयोग केला अर्थातच विनामूल्य त्यासाठी अशोकनं म्हणजे माझ्या नवऱ्यानं उत्साहानं बागेत छान छान झेन मार्ग म्हणजे पाऊलवाटा केले आणि लाकडाचे ओणके टाकून बसायला निवांत जागा निर्माण केल्या इत एवढंच नवे तर योगा इन एव्हरी डे लाईफ असं सुरेख व्याख्यानसुद्धा आमच्या शिबिरात त्यानं दिलं सकाळी सात वाजता या शिबिराला लोक आले आम्ही त्यांना योगा टी म्हणजे आलं तुळस घालून केलेला ताजा गवती चहा सगळ्यांना दिला खुसखुशीच विनोद सांगितले सगळ्यांना हसवलं आणि हास्य योगाचा दड़ा दिला बागेत आसनं करायला वेगळीच गंमत आली यम नियमपासून समाधीपर्यंतची आठ अंग समजावून सांगायला तसं फारसं कठीण नव्हतं योगा टीसाठी वापरलेले आणि भारतीय वा... आहारात वापरले जाणारे इतरही मसाले दाखवून त्यांना त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती सांगितली त्यांना खूपच आवडली मग त्यांना आम्ही छोट्या छोट्या तुळशीची रोप असलेल्या कुंड्या भेट दिल्या आता आमचं शिबीर चालू असताना मधून मधून छोट्या छोट्या सुट्ट्या त्यांना दिल्या होत्या तेव्हा लोक चिंतन पारावर बसून चिंतनही करत होते झाडाखालचे क्वाईट स्पॉट्स म्हणजे चिंतन पार फुलांचा सुगंध चिवचिवणारे पक्षी आणि जुण झुळझुळणारा वारा बस प्रसन्न वातावरण यापेक्षा आणखी काय वेगळं असतं आणि सगळ्या शिबिराच्या शेवटी साध रुचकर आरोग्यपूर्ण शाकाहारी जेवण आणि निवांत गप्पा देवाणघेवाणी पलीकडचं आमचं भारतीय आतिथ्य आणि बागेचं आश्रमी वातावरण योग साधनेचा परिचय करून द्यायला पोषक होतं यात शंकाच नाही त्या दिवशी माझ्या मनात विचाराला मी आधुनिकातलं आधुनिक, आधुनिक तंत्रज्ञान शिकायला अमेरिकेत आले तेव्हा मला कुठे माहीत होतं की आय पलीकडे जग आहे आणि त्या जगाशी मला जोडणारं योगसाधनेचं ज्ञान माझ्या हृदयातच आहे मी आधुनिकातलं आधुनिक, आधुनिक तंत्रज्ञान शिकायला आले खरी पण मला प्राचीनातल्या प्राचीन योगाच्या ज्ञानाचे दरवाजे मात्र उघडले